वाल्मिकिरायण उत्तरकांडाव रामान हे सांगितल्यावर शत्रुनाशक आणि आश्चर्यकारक आहे निमी हा शूर क्षत्रिय विशेष करून तो दीक्षा घेतलेला होता त्या राजाने महात्म्या वशिष्ठांच्या बाबतीत योग्य ते वर्तन केले नाही लक्ष्मण असे म्हणाले तेव्हा क्षत्रिय श्रेष्ठ आणि रमाविणाऱ्या सर्वश्रेष्ठ राम सर्वशास्त्र विशारद आणि दैदिप्यमान भ्रात्या लक्ष्मणाला म्हणाला वीरा क्षत्रिय पुरुषात सगळीकडे सहनशीलता दिसेल असे नाही लक्ष्मण ययातीने सत्वगुणयुक्त मार्ग अनुसरून दुसहाचा रोष कसा सहन केला ते चित्त एकाग्र करू नये नहुषाचा मुलगा राजा ययाती पौरजनांची समृद्धी वाढवणारा होता त्याच्या दोन भाऱ्या रूपाने जगात अप्रति, अप्रतिम होते त्यातली एक राजश्री नव्हती कुळातली आणि पत्नी होती ती उशनसाची कन्या होती ती सुंदरी देवयानी राजाची आवडती नव्हती त्या दोघीना पुत्र झाले ते देखणे आणि विद्या होते शर्मेष्ठाचा मुलगा तो आणि देवयानीचा यदू पुरु हा आपल्या गुणाने आणि ही राजाचा आवडता होता त्याचे दुःख वाटून यदू आईला होणारा सदाचरणी भार्गव श्रेष्ठाच्या कुळात तू जन्माला आली आणि हृदयात दुःख आणि दुःसह अवमान सहन करीत देवी तर आपण दोघे अग्नीत प्रवेश करूया राजाला दैत्यकन्यसह अनेक रात्री रमू दे किंवा तुला हे जर सहन होण्याजोगे असेल तर मला अनुज्ञा दे तू सहन करीत बैस मी सहन करणार नाही मी मरून जाईन यात शंका नको पराकाष्ट दुःख होऊन रडत असलेल्या पुत्राचे बोलणे ऐकून देवयाने क्रुद्ध झाले आणि तिने पित्याचे स्मरण केले आपल्या मुलीच्या मनातला हेतू जाणून भार्गव ते जेथे देवयानी होती तेथे त्वरित ते येऊन पोहोचले ती अस्वस्थ आहे उदास आहे मलुल झालेली आहे हे पाहून पिताने मुलीला काय झाले असे विचारले तेजस्वी भार्गवाने विचारता क्रुध होता म्हणाली मुनी श्रेष्ठ मी अग्नीत जहाज विष पिते किंवा पाण्यात जाऊन जीव देते मी किती दुखी आहे माझा किती अपमान होताय याची तुम्हाला कल्पना नाही ब्रम्हन वृक्षाची अवहेलना झाली की वृक्षावर जगणारे तुटून खाली पडतात भार्गवा राजश्री तुमची अवज्ञा करून आणि तितकार्या करून माझ्या संबंधात अवज्ञा उपयोगात आणतो आणि माझा फारसा मान ठेवीत नाही तिचे ते बोलणे ऐकून क्रोधाने व्याप्त होऊन भार्गव नहुषपुत्र ययातीला तिला म्हणाला नहुषपुत्रा दुरात्म्या ज्या अर्थी तू माझी अवज्ञा करीत आहेस त्या अर्थी तू तरुणपणीच जरेने जीर्ण होऊन ढिला पडशील असे म्हणून मुलीचे समाधान करून तो महायशस्वी भार्गव आपल्या ब्रम्हर्षी भवनाकडे परत गेला तो द्विजय श्रेष्ठाचे बोलून आणि मुलगी देवयाने हिचे समाधान करून पुत्र ययातीला शाप देव, तो सूर्या तेजस्वी असणारा मुनी परत गेला <coughs> उत्तरकांडाचा सर्ग समाप्त